अध्याय तीनशे एकोणतीसावा नारदांचा शुकास उपदेश भीष्म सांगतात व्यास निघून गेल्यानंतर शुक त्या विविक्तस्थली वेदपठणात घडून गेले असता नारद अंतरिक्ष मार्गातून शुकाकडे आली देवर्षी नारद आपल्याकडे आले असे पाहतात शुकांनी त्यांपासून वेदार्थ विचारून घेण्याच्या इच्छेने वेदोक्तविधीने अर्धपूर्वक त्यांची पूजा केली शुकांनी केलेल्या पूजनाने संतुष्ट होऊन नारद म्हणाले हे धर्मश्रेष्ठा तुझे मी कोणते प्रिय करू ते सांग हे भारता नारदांचे हे आनंददायक भाषण श्रवण करून शुक म्हणाले या जगतात जे मला हितप्रद होईल असे ज्ञान मला सांगा नारद सांगतात पूर्वी एकदा भगवान सनतकुमारांनी तत्व जाणण्याचे हेतूने आलेल्या सदाचार संपन्न ऋषींना असे संगित कि ज्ञानासारखा अन्य नेत्र नहीं सत्यासारखे दूसरे तप नहीं आसक्तिसारखे दुसरे दुख नहीं और त्यागारखे दुसरे सुख नहीं पापाचरणा तिरस्कार नेह पुण्यकर्मे करना प्रवृत्ति सदाचार व धर्माचरण यह दुसरी श्रेष्ठ व कल्याणा की गोष्ट नहीं दुखपूर्ण मनुष्य जन्म प्राप्त हो जो क्या चिट्टून रहो तो मोहात सापडला म्हणून समजावे तो दुःखातून सुटावयाचा नाही अहिक वस्तूंची आसक्ती ही, ही दुखालाच कारण व्हाव्याची एकदा मनुष्य अहिक विषयात घडून गेला म्हणजे त्याची बुद्धी चळते आणि तो मोहजालात अधिकच गुरफटून जातो मोहवश झालेल्या मनुष्याला इहरलो की दुसरी गती नाही वाटेल तो उपाय करून काम व क्रोध यांना कल्याणे छुने आवरून धरले पाहिजे कामक्रोधांची जोडी मनुष्याच्या कल्याणाचा विध्वंस करावयाला बसली आहे नेहमी तपोनिष्ठाने आपल्याला क्रोधाचा विटाळ होऊ देऊ नये संपन्नतेवर मत्सराची सावली पडू देऊ नये संपन्न मनुष्याने मत्सर दूर ठेवावा विद्येचे मान व अपमान यापासून रक्षण करावे म्हणजे विद्याला मानापमानाचा स्पर्श होऊ देऊ नये आणि आपल्या बुद्धीच्या हातून चुका न होऊ देण्याची खबरदारी घ्यावी दया हा श्रेष्ठ धर्म आहे क्षमा ही मोठी शक्ती आहे आत्मज्ञान हेच उत्तम प्रतीचे ज्ञान होय आणि सत्याहून श्रेष्ठ असे तर काहीच नाही सत्य भाषण करणे चांगले परंतु सत्यापेक्षा देखील हितकर भाषण करणे अधिक विहित आहे कारण प्राणीमात्राला जे अत्यंत हितकारक होईल ते सत्य असे मी समजतो ज्याने कर्मे करण्याचे सोडले आहे तो निरीक्ष आहे तो कशा का ही परिग्रह करीत नहीं किग के विद्वान व पंडित होई आसक्ति न ठेवता राषयोपभोग इंद्रिये ताब्यात राखून जो से द्वाराने घेतो तसेच जो, जो ताब्यात्म्य असा शांत चित्त व निर्विकार मनुष्य मुक्त होतो आणि त्याला त्वरित श्रेष्ठ पदाची प्राप्ती होते जो अन्यभूतांकडे कधीही पाहत नाही जो अन्यभूतांना स्पर्श करीत नाही किंवा त्यांच्याशी बोलतही नाही त्यालाच हे ऋषे परमश्रेय कोणत्याही प्राण्यास उपद्र उपद्रव देऊ नये उलट सर्वभूतांशी मित्रभावाने वागावे मनुष्य मनुष्यजन्म मिळाला म्हणून कोणाशी वैर करू नये आत्मज्ञान झालेल्या जितेंद्रिय मनुष्याचे कल्याण ऐहिक वस्तूविषयी औदासीन्य समाधान वृत्ती निरीक्षता आणि धीर या गोष्टीत आहे बाबारे आसक्ती टाकून इंद्रिय निग्रह कर म्हणजे शोकरहित असलेल्या परमपदाची प्राप्ती होऊन इहोलो तुला भय म्हणून कसले ते राहणार नाही लोभरहित झालेल्या मनुष्याला शोक करण्याची पाळी येत नाही म्हणून लोभाचा त्याग करावा हे सौम्या लोभ सोडल्यास म्हणजे दुःख व ताप यापासून तुझी मुक्तता होईल दुर्गत गोष्ट साध्य करू इच्छिणाऱ्यांनी नेहमी तपाचरणात राहून इंद्रिय व आत्मा यांचा निग्रह करावा आणि मौन स्वीकारून आसक्ती न ठेवता विषयांमध्ये वास्तव्य करावे आसक्ती सोडून विषयांमध्ये राहणारा व एकांतवासात राहणारा ब्राह्मण या दोघांनाही त्वरित श्रेष्ठ सुख प्राप्त होते सुखदुःखादी द्वंद्वांचा अनुभव घेण्यात सुख मानणाऱ्या मनुष्यामध्ये राहून जो आत्मतुष्ट असतो त्याची विषयोपभोगाची इच्छा ज्ञानामुळे तृप्त झाली असेच समजावे आणि ज्ञान झाल्यामुळे ज्याची विषयवासना नष्ट झाली त्याला अश्रू ढाळण्याची कधीही वेळ यावी नाही शुभकर्मे आचरल देवत्व ये शुभाशुभकर्मे घड़ी तर मनुष्य जन्म मिलतो व ज्याच हाथ निव्वल अशुभकर्मेज घड़ी मात्र तिरियकोनीशिवा गति नहीं संसारूपी काहिली मृत्यु जरा व दुख यांची, पीड़ा भोगन सर्व प्राणी पोले जुला कहत नहीं का अहितक गोष्टीला तू हितक मानतोस अशाश्वता शाश्वत समझतेस आणि अनर्थकारक गोष्ट फायद्याची आहे असा तुला अभिरम झाला आहे या असत्कल्पना सोडून द्यावयाच्या नाहीत काय रेश्माचा किडा ज्याप्रमाणे आपणच निर्माण केलेल्या तंतूमध्ये आपल्याला अडकवून घेतो तसा तू मोहाने निर्माण केलेल्या स्वतःच्या कर्मजालामध्ये आपल्याला गुंतवीत आहेस पण हे तुझ्या मात्र ध्यानात येत नाही म्हणून ही आसक्ती आता पुरेकर परिग्रह हाच दुःखामूलक आहे रेश्माचा किडा देखील स्वतःच्याच कृतीने गुरफटवून आपला नाश करून घेतो ज्याप्रमाणे वनगज सरोवराच्या चिखलात रुतले म्हणजे त्यातून मुक्त न होता जागतेजागी मरून जातात तसेच पुत्र दारा व सोयरे यांच्या पाशात पडणारे प्राणी शेवटी नाश पावतात मोठमोठ्या जाळ्यांच्या साह्याने पाण्यातून जमिनीवर ओढलेल्या मत्स्यांची ज्याप्रमाणे अनुकंपनीय स्थिती होते त्याप्रमाणे स्नेहरूपी जाळ्यात गुरफटल्यामुळे सर्व प्राण्यांची कशी दुःखमय अवस्था झाली आहे इकडे पाहतर करा सोये पुत्र स्त्री वो मोठ्या प्रयासाने केलेले धनाधिकांचे संचय या सर्वांचा यहलोक सोडल्यावर काही एक उपयोग नाही आपण केलेले पापपुण्यच काय ते आपले बरोबर या वयाचे असल्यामुळे तेवढे ते आपले असे म्हणता येईल पुत्रदाराधिक सर्व येथेच टाकून निमूकपणे जर तुला येथून जाव्याचं आहे हे समजत आहे तर मग विनाकारण या अनर्थ परिणामी वस्तूंवर जीव का ठेवून बसला आहेस अखेर जे तुला हितपरिणामी होईल ते का करीत नाही ज्या मार्गाने तुला शेवटी जावे लागणार आहे त्या मार्गात विश्रांती स्थले तो रस्ता अधांतरी आधाराशिवाय असून तेथे जमीन वगैरे काही नाही टे का ही फराड़ा मेलावे नहीं व सर्व मार्ग अंधकारमय है अशा प्रकार बिकट वटे तुझाने एवडे जा विचार कर तू इॉक सोडून चललास मजे तुझा पठीमागन सोप तिला को वे नहीं तू आयुष्यात जी सत्कृत्य व दुष्कृत्य करी मात्र तुझी पाठ सोड़ नहीं विद्या शुद्ध कर्माचरण व विशाल ज्ञान यांचे द्वाराने श्रेष्ठ साध्य म्हणजे परमार्थ मिळवण्याची खटपट कारण श्रेष्ठ साध्य प्राप्त झाले म्हणजे पुनर्जन्माधिकांपासून प्राणी सुटलाच विषयाधिकांनी भरलेल्या मनुष्यवस्तीमध्ये राहण्याची उत्कट वासना ही प्राण्याला संसारात अडकविणारी रज्जू आहे सदाचारी लोक ही रज्जू तोडून भवपार होतात दुराचारी लोक मात्र ही दोरी तोडू शकत नाही भवरूपी नदीचे रूप हे तीर मन हा वेग स्पर्श हे द्वीप गंध हा पंक म्हणजे चिखल शब्द हे उदक रस हा ओघ होई या भवनदीतून स्वर्गाकडे जाणारा मार्ग तर फारच बिकट आहे रूपी वल्ली लावून रूपी नौकेला स्थिर करण्यासाठी सत्यधर्मरूपी दोरखंडाचा उपयोग करून दानरूपी वायूच्या मदतीने शरीररूपी नाव हाकारून की सपाट्याने वाहत असलेली भवनदी मनुष्यप्राण्याने तरून जावी धर्म व अधर्म आणि सत्य व असत्य यांचा त्याग कर सत्य व असत्य या दोघांचा त्याग केलास म्हणजे यांचा त्याग करण्यासाठी जे साधन उपयोगात आणले त्याचाही त्याग कर निरुच्छ धर्माचा त्याग कर व लोभ सोडून अधर्मही सोडून दे बुद्धीचे सहाय्याने सत्य व असत्य टाक आणि परमात्म्याचे ज्ञान करून घेतल्यानंतर बुद्धीलाही फाटा दे शरीररूपी गृहामध्ये अस्थि हे स्तंभ व स्नायू हे रज्जू असून रक्तमांसाचे त्याला आवरण दिले आहे आणि अखेर कातड्याने ते मढविले आहे दुर्गंध व मूत्रपुरुष याने भरलेला जरा शोक व बहात्तर रोळ आणि दुःख यांचे माहेर घर, रजोगुणाचे आगर आणि क्षणभंगूर असलेले अशा स्वरूपाचे जे भूतमात्राचे काही काले कालेपर्यंतचे वस्तिस्थान शरीर त्यावर आसक्ती करू नको हे सर्व विश्व व निराळे जे महत्त्व या दोन्ही पंचमहाभूतात्मक आहे यापैकी महत्त्व परमात्म्याच्या आश्रयाने असते पाच इंद्रिये व सत्वजादी तीन गुण आणि मागे सांगण्यात आलेली नऊ तत्वे मिळून या सतरा तत्वांच्या समुदायाला अव्यक्त अशी संज्ञ आहे ही अव्यक्त संज्ञक सतरा तत्वे व पाच इंद्रियांचे पाच विषय व अहंकार आणि बुद्धी ही व्यक्तसंज्ञक सात तत्वे मिळून 24 तत्वांची ही व्यक्ताव्यक्त सृष्टी होय या चोवीस तत्वांनी युक्त असणाऱ्या भूताला जीव ही संज्ञा प्राप्त होते धर्म अर्थ काम म्हणजे त्रिवर्ग सुखदुःख जन्ममरण या विषयांचे जाला तत्वतः यथार्थ ज्ञान झाले त्यालाच उत्पत्ती व नाश यांचे इंगित कळले ज्या ज्या गोष्टींचे ज्ञान करून घेणे आवश्यक आहे त्यांचे रहस्य हलके हलके क्रमानेच समजून घेतले पाहिजे इंद्रियांना ज्या गोष्टीचे ज्ञान होते अशा इंद्रियगोचर वस्तूंना व्यक्त म्हणतात बुद्ध्यादी डिंगांच्या साह्याने मात्र ज्या गोष्टी कळतात त्या इंद्रियातीत वस्तूला अव्यक्त अशी संज्ञ आहेत तृषाक्रांत होऊन टेक्कीस आलेल्या प्रवाशाला एकाएकी पावसाच्या सरी आल्या असता जसा अत्यानंद होतो तसा आनंद इंद्रियांचा निग्रह करण्याने जाला साधले त्या देहधाऱ्याला होतो सूक्ष्म अंशरूपाने भूतमात्राचे ठिकाणी आपण आहोत आणि आपल्या ठाई सर्वसृष्ट पदार्थ आहेत अशी प्रचिती जितेंद्रिय मनुष्याला होते वाटेल त्या अवस्थेत असणाऱ्या सर्व प्रकारच्या भूतांना अशा प्रकारे आत्मस्वरूपाने ओळखण्याची पात्रता ज्याचे अंगी आली त्या परमात्मरूप झालेल्या मनुष्याचे हे ज्ञानसामर्थ्य कधीही नष्ट होत नाही श्रेष्ठ ज्ञान झाल्यामुळे मोहापासून उत्पन्न होणाऱ्या क्लेशाचे ज्याला काहीच वाटत नाहीसे होते अशा ज्ञानी मनुष्याला प्राणीमात्राशी संबंध आला असता देखील दुःख होत नाही ज्ञानाने ज्याचे अंतकरणात प्रकाश पडला त्याला जगाच्या राहाटीमध्ये काही एक दोष दिसत नाही मोक्षोपाय म्हणतो की अनाद्यानंत परमात्मा निर्विकार निराकार आणि कर्तृत्व रहित असून प्राणीमात्रांचे ठिकाणी अंशरूपाने भरलेला आहे प्रत्येक प्राणी आपापल्या अशुभकृत्यांचा परिणाम दुःखरूपाने नेहमी भोगीत असतो आणि हे दुःख आपल्याला भोगाव्यास लागू नये यज्ञ करून तो अनेक प्रकारे जीवांची हत्या करतो येणेप्रमाणे दुःखमोचनाथ केलेल्या ये यागादी कर्मांनी दुःख तर सुटत नाहीच परंतु प्राण्याचे हातून जीवांची हत्या वगैरे आणखी पुष्कळ नवीनच कर्मे घडतात व त्यांचा परिणाम पुनर्जन्म घेऊन त्यास भोगावा लागतो उपथ्य केल्यामुळे सुधारावयास लागलेल्या रोग्याचा रोग पुन्हा उलटून जसा रोग्याला अधिकाधिकच त्रास होतो तशीच दुःखपरिणामी गोष्टींना सुखावह समजणाऱ्या मोहांत मनुष्याची स्थिती होते आपल्या कर्मांच्या योगाने तो पीडित होऊन दंडाने जसा एखाद्या पदार्थ गुसरला धावा तशी त्याची अवस्था होते आणि कर्मानुसार वेगवेगळे जन्म त्याला प्राप्त होतात या प्रकारे नाना प्रकारचे कष्ट भोगीत चक्राप्रमाणे या संसारात प्राण्याला एकसारख्या जन्ममरणांच्या फिऱ्या घ्याव्या लागतात परंतु तू या सर्व बंधनातून मुक्त झाला असून कर्मांचा देखील तू त्याग केला आहेस तू सर्वज्ञ व सर्वप्रभु आहेस संसार दुःखापासून मुक्त होऊन श्रेष्ठ प्रकारची सिद्धी तुला प्राप्त हो इंद्रिय दमन करून तपश्चर्येच्या सामर्थ्याने आजवर पुष्कळ लोकांनी सर्वबंधनापासून सुटून अत्यंत सुखकारक अशी श्रेष्ठ प्रकारची सिद्धी मिळवली आहे ओम तत्स